रेडिओ जयमालावरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बालभारतीच्या कवितेची गाणी भाग पहिला या कार्यक्रमात मी विद्या गौरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लहानपणचा काळ किती सुखाचा असतो ना आपण सगळ्यांनीच हे अनुभवलंय लहान असताना आईबाबा आजी आजोबा ताईदादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेली बडबडगीतं झोपवताना गायलेली अंगाई गीत अशा गाण्यांनीच आपल्यावर गाण्याचे संस्कार झालेले आहेत आणि त्यावरती म्हणजे शाळेत गेल्यावर पहिलीपासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातल्या कविता आणि गाणी मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला असेल लहानपणी आपले सगळे हट्ट पुरवले जायचे पण त्या लहान वयातदेखील आपल्याला आईबाबांचा एक हट्ट पुरवावा लागत होता आणि त्यांच्या त्या ते हट्टामुळेच रडत रडत घाबरत घाबरत पहिलीच्या वर्गात आपलं पहिलं पाऊल पडे किंबहुना आपल्याला पहिलीच्या वर्गात बाहेरूनच ढकलून आई निघून जायची आणि आपण मात्र डबडबलेल्या डोळ्यांनी मागे वळून पाठमोऱ्या आईकडे पाहत पुढे जाऊन वर्गातली एखादी जागा पकडून डोळे आणि नाक पुसत रडत रडत पाठीवरच्या दप्तरासकट एखाद्या बाकड्यावर बसत असू थोड्याच वेळात वर्गावर वर्गशिक्षिका यायच्या थोड्याशा दमदाटीने वर्गात शांतता प्रस्थापित झाल्यावर वर्गशिक्षिका हळूहळू सगळ्यांच्या मनावर गारूड करून सगळ्यांना आपलंसं करायच्या त्या वर्गशिक्षिकेला आम्ही बाई म्हणत असू ते मिस किंवा मॅडम वगैरे फार नंतर आलं किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चालायचं मग त्या बाई पुस्तकातील एखादी कविता गाण्याच्या चालीत किंवा स्वरचित चालीमध्ये म्हणून दाखवायच्या ही होती भविष्यातील कविता आणि गाण्यांची आवड निर्माण होण्याची पहिली पायरी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषेच्या पुस्तकाचं नाव असायचं बालभारती या बालभारतीच्या पुस्तकाने लहानपणी वेळ लावलेलं असे किंवा अभ्यासाचं वेळसुद्धा याचमुळे लागायचं बालभारतीच्या पुस्तकांमधली ती सुंदर रंगीत रंगी चित्र मोठ्या मोठ्या अक्षरांचे धडे आणि कविता वाचता तर काही यायचं नाही पण ती सुंदर आणि रंगीत चित्र बघून एका वेगळ्याच स्वप्नमय भावविश्वात प्रवेश व्हायचा पुस्तकातल्या त्या चित्राप्रमाणेच आयुष्य हे सुखमय गोड स्वप्नांसारखं निर्मळ निखळ आणि आनंदी वाटायचं चित्रात दाखवल्यासारखं निसर्गात बागडावं फुला फुलां रमावं नदीची मजा घ्यावी सूर्योदय सूर्यास्त पहावे नागमोडी वाटेने डोंगरावर जावं चंद्राबरोबर पळण्याची शर्यत लावावी पावसात चिंब भिजावं आणि वर्गात बाईंनी शिकवलेल्या कविता गात मनसोक्त मजा लुटावी असं वाटायचं नंतर कधीतरी आपल्याला आवडलेली कविता छान छानपैकी हातवारे करून पायाचा ठेका धरून आपण घरी किंवा वर्गात म्हणून दाखवत असू मराठी किती प्रगल्भ आहे हे त्या कविता पुन्हा वाचताना कवींनी आपलं वैविध्य राखत वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली बडबडगीत बालगीत किंवा बालभारतीच्या पुस्तकात वाचायला मिळणाऱ्या कविता या कवितेला बाई छान चाल लावत त्यावर आपण त्या, त्या कवितेचं रूपांतर गाण्यात करू पण आपणास ठाऊक आहे का आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायला मिळतात त्या काळाच्या अनेक नामवंत आणि प्रतिभाशाली संगीतकारांनी या कवितांना सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याची गाणी केली आणि ती आज आपण ऐकू शकतो मामाच्या गावाला जाऊया नाचरे मोरा आंब्याच्या वनात अशा काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसेल किंवा आपण विसरून गेलेलो असू आणि याच्या सोबतच आश्चर्याची अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि सातवी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातल्या दोन कविता घेऊन त्यावर ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्त्यांमध्ये तशी एकूण तीसहून अधिक गाणी सापडली त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत ही गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिड़ी करता जतन करून ठेवावा यासाठी हा सारा प्रपंच आजच्या या भागात आपण इयत्ता पहिली आणि चा बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या काही कविता गाण्यांच्या रूपात ऐकणार आहोत आणि सोबतच त्या विषयीची अधिक माहितीसुद्धा करून घेणार आहोत यातली खूप गाणी ही एकोणीसशे ते एकोणीसशे या काळात प्रसिद्ध झालेली आजची ही पहिली कविता आहे देवा तुझे किती सुंदर आकाश ही कविता कित्येक शाळांमध्ये अजूनही प्रार्थनेच्या रूपात रोज गायली जाते या कवितेचे कवी आहेत कविवर्य ग पा पाटील म्हणजेच गणेश हरी पाटील हे मराठी कवी बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पुस्तकात होत्या यांनी लहान मुलांसाठी खूप साहित्य प्रसिद्ध केलं त्यांच्या काही प्रसिद्ध कविता अशा अबलक वारू वरी बैसुनी येती हे पाटील किवा डराव डराव डराव डराव का ओरडता उगाचराव पाखरांची शाळाभरे पिंपळावरती फुलपाखरू छान किती दिसते आणि माझ्या बामाची रंगीत गाडी हो या कविता तर आजही आपण विसरलेलो नाही चला तर ऐकूया बालभारती कवितेची गाणी या मालिकेतलं पहिलं गाणं आणि परत घेऊया पहिलीच्या वर्गातला आनंद बरोबर नवीन पिढीला हा ठेवा दाखवावा आणि ऐकवावा ऐकूया देवा तुझे किती सुंदर आकाश कवी आहेत गणेश हरी पाटील गायिका फैयाज आणि संगीत दिला आहे वसंत देसाई यांनी सुंदर आकाश देवा तुझे कि सुंदर आकाश या बाई या बाई बघा बघा कशी माझी बसली बया आठवली ना कविता कविता म्हणण्यापेक्षा बडबडगीत आहे हे आणि या बडबड गीताचे कवी आहेत कवी दत्त म्हणजेच कविवर्य दत्तात्रे कोडो घाटे यांचा जन्म 27 जून अठराशे पंच्याहत्तर सालचा त्यांचं शालेय शिक्षण अहमदनगर इथे तर महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज इंदूर इथे झालं फक्त 24 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या कवी दत्त यांनी रचलेल्या सगळ्या कविता केवळ अठराशे ते अठराशे या छोट्या कालखंडातल्या आहेत त्यांचे चिरंजीव कवी विद घाटे यांनी एकोणीशे बावीस मध्ये कवी दत्त यांच्या कवितेचा संग्रह दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला त्यांच्या कविता आज 120 वीस वर्षानंतर सुद्धा वाचनीय आणि श्रवणीय आहेत यावरून त्यांची प्रतिभा लक्षात येते त्यांनी लिहिलेल्या काही प्रसिद्ध कविता अशा आहेत बा निज गडे निज गडे बोलत का नाही झाले काय तुला बाई किंवा प्रातकाली कुणी कोकिळा तरुशी खरी प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशीर झाला अ आई सांगू कितीतरी बाई अशा कितीतरी कविता चला तर मग आता वाचूया आणि ऐकूया कवी दत्त यांच लहान थोर आणि मुलगा असो किंवा मुलगी स्त्री असो किंवा पुरुष अशा सर्वांच्या आवडीच्या कवितेचं गाणं गाणं आहे या बाईया कवी आहेत दत दत्त गायक फैयाज आणि साधना घाणेकर म्हणजेच आताच्या गायिका साधना सरगम आणि या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं मला ते बालभार गाणी शिकवू लाग शिकवते हा ऐका बाग एक दोन तीन चार या बाई आ, या बाई पावसात भिजायला कोणाला बरं आवडत नाही उत्तर आहे ना। साठलेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारायला होड्या सोडायला आणि जोर जोरात आवाज करून आरडाओरडा करायला खूप आवडत आणि मला नक्की खात्री आहे तुम्ही ही लहानपणी हेच केलं असणार शाळेत गेल्यावर यात एवढाच बदल झाला की पहिलीमध्ये गेल्यानंतर पावसात भिजताना पहिलीच्या पुस्तकातली येरे येरे ये रे पावसा तुला देतो पैसा ही कविता गात मुलं पावसात भिजायला लागायची चला तर आता वाचूया आणि ऐकूया मुलांच्या सार्वकालिक आवडीची कविता ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा या कवितेच्या कवीचं नाव मात्र अज्ञात आहे कोणाला काही अधिक माहिती असेल तर नक्की कळवा युट्यूबवर सापडलेलं हो हे गाणं नक्की ऐकूया Yeah. <laughs> लहानपणी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हे गाणं दिवाळीच्या पहिल्या दिवशी हातात पेटते फुलबाजा घेऊन म्हटलं जायचं या सुंदर कवितेचं रूपांतर मात्र झालेलं सापडलं नाही पण या कवितेच्या पहिल्या तीन ओळींचा आधार घेऊन एक गाणं बनलं आहे त्या गाण्याचं पुढचे शब्द वेगळे असल्याने आपण फक्त आपल्याला माहीत असलेल्या ह्या पहिल्या ओळीच ऐकूयात इतक्या सुंदर कवितेचं गाण्यात रूपांतर झालं नाही याचं वाचकांना आणि श्रोत्यांना नक्कीच वाईट वाटेल गायिकेचं नाव कळलं पण संगीतकारांचं नाव कळलं नाही कोणाला माहीत असेल तर नक्की कळवावं गाणं आहे दिन दिन दिवाळी गायिका वैशाली सामंत कवी अज्ञात परीक्षेला कधी कधी पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न यायचा तसच झालंय पुढच्या कवितेच्या बाबतीत आपण आतापर्यंत या बालभारतीच्या पहिल्या मालेतील पुस्तकातल्या पण पुढची ही जी कविता आहे ही दुसऱ्या मालेतली पण पहिलीच्या पुस्तकातली आहे प्रसिद्ध कवयित्री स्वर्गीय शांताबाई शेळके यांनी लिहिलेली ही कविता वाचताना डोळ्यासमोर एक सुंदर दृश्य उभरात राहतं आणि त्या कवितेचं गाणं ऐकताना आपण नकळत त्या तालावर डोलायला लागतो चला तर वाचूया आणि ऐकूया टप टप टप टप टा कितापा चाले मा झा सुषमा श्रेष्ठ कवयत्री शांता शेलके गीता संगीत है सी रामचंद्र <्चेथ> कवितेबरोबरच पहिल्या यत्तेेत ओळख होते ती अभंग भक्तिगीतं यांची थोर संतांनी मराठी भाषेत खूप मोलाची भर आधीच टाकली आहे त्यांनी लिहिलेले अभंग अतिशय सुगम आणि गेय आहेत या अभंगाना इतक्या सुंदर चाली लावता येतील अशी काव्य ह्या संतांनी तीनशे ते आठशे वर्षांपूर्वी कशी काय लिहून ठेवली याचं लहानपणी फार आश्चर्य वाटायचं आणि आजही वाटतं तर आता ऐकूया बालभारतीच्या पहिल्या मालेतील इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकातील शेवटच्या पानावरचा हा अभंग या अभंगावर आधारित गाणं असलं तरी ते गाणं पूर्ण नाही आपण फक्त पहिल्या दोन ओळीच ऐकूया आणि विठूचा गजर करत आजची ही स्वर इथेच थांबवूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात इयत्ता दुसरीच्या कविता ऐकायला तोपर्यंत ऐका या, तो या विठूचा गजर हरी नामाचा रचना आहे सन्त केशव दास गायक आ संगीतकार शाहीर साबले विदा, विदा, विदा या गजर हरी नामाता। चशा प्रयत्न का सुधारणा अपेक्षित नक्की कलवा लेखनाचे सर्वाधिकार लेखन आणि संकलन चारुदत्त सावंत तळेगाव दाभाडे पुणे यांचेकडे आहेत आजचा हा भाग पहिला आपल्याला नक्की आवडला असेल हा लेख लिहिण्याकरता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहाय्य झालं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे आठ सात सात आमचा व्हॉट्सॲप नंबर पुन्हा एकदा एट नाईन नाईन नाईन सेवन सेवन फायू फोर थ्री नाईन आमच्या मराठी ब्लॉगला नक्की भेट द्या आमच्या ब्लॉगचं नाव आहे चारुदत्त तर आता पुन्हा भेटू पुढच्या भागात नवीन गाणी ऐकण्यासाठी तोपर्यंत मी विद्यागौरी आपला निरोप घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र